कुटुंबाचे पालन पोषण हे चातुर्य समजले जाई। कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचरण केले जाई। अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टानी भरून जाईल तेव्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र त्यापैकी जो बलाढ्य असेल तोच राजा होईल त्या काळात लुट्टारूसारखे लोभी आणि क्रूर राजे प्रजेचे धन आणि बायका पळवतील त्यांना भिवून प्रजा डोंगर दर्यात किंवा जंगलात पळून जाईल त्यावेळी प्रजा भाजीपाला कंदमुळे मांस मद, फळे फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरीत कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील कधी कडक थंडी पडे, तर कधी हिमवर्षा होईल कधी तूफान होईल कधी उष्णता वाढेल तर कधी पूर येतील या उत्पातानी आणि आपापसातील संघर्षांनी प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ते नष्ट होईल लोक तहान भूक रोग आणि अने अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होतील कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्ष असेल कळी काळाच्या दोषांमुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊ लागतील वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहील राजे चोरांसारखे लोकांना लुबाडतील चोरी खोट बोलणे विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्म करून लोक उपजीविका चालवतील चारही वर्णांचे लोक शूद्रांप्रमाणे होतील गायी शेळ्यांप्रमाणे लहान शरीराच्या आणि कम, कमी दूध देणाऱ्या असतील आश्रमही घरांसारखे होतील वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल धान्यांची रोपे आखूड होत जातील मोठी झाडे शमीच्या झाडांप्रमाणे कमी उंचीची आणि दाट सावली नसलेली होती टर्वांमध्ये विजाच विजा जास्त चमकतील घरेही सुनीसुनी होतील अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वत सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धरण करतील सर्व सर्वस्वरूप चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि साधूंना कर्मबंधनातून सोडवण्यासाठी अवतार घेतात त्याकळी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णू यश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कलकी नावाने भगवान अवतार घेतील अष्टमहा सिद्धींनी संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय चराचर जगताचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर संचार करतील आणि राजे म्हणणाऱ्या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल तेव्हा नगराती आणि गावातील लोकांची मने भगवान कलकींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील त्यांच्या हृदयामध्ये सत्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील त्यामुळे त्यांची संतती बलवान होऊ लागेल धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रुपाने अवतार घेतील तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी संतती सात्विक होईल जेव्हा चंद्र सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील त्यावेळी सत्ययुगाची सुरुवात होईल चंद्रवंश आणि सूर्यवंशामध्ये जितके राजे होऊन गेले किंवा होतील त्या सर्वांचे मी थोडक्यात वर्णन केले तुझा जन्म झाल्यापासून नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत एक हजार होतील जेव्हा आकाशात सप्तर्षींचा उदय होतो तेव्हा प्रथम त्यातील दोनच स्तारे दिसतात त्यांच्यामधक्षिणोत्तर रक्षेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसत सप्तर्षी त्या नक्षत्राबरोबर मनुष्यांची शंभर वर्षपर्यंत राहतात तुझ्या जन्माच्या वेळी आणि आता सुद्धा मघा नक्षत्रात आह भगवान विष्णूंचा सत्वमय श्रीकृष्ण रुपावतात जेव्हा परमधामाकडे गेला तेव्हाच कलियुगाने या जगात प्रवेश कला त्यामुळेच मानसे पापात रममाण झाली जोपर्यंत लक्ष्मीपतींच्या चरणकमलांचा स्पर्श पृथ्वीला होत होता तोपर्यंत कलियुग पृथ्वीवर येऊ शकले नाही ज्यावेळी सप्तरशी महानक्षत्रा होती फिरतात त्याच वेळी कलियुग सुरू होतांच्या कालगणनेनुसार कलियुगाच आयुष्य बाराशे वर्षांच म्हणजेच माणसांच्या कालगणनेनुसार चार लक्ष बत्तीस जेव्हा सप्तर्षी मघा नक्षत्रातून पूर्वाशाढा नक्षत्रात गेलेले असतील त्यावेळी पृथ्वीवर नंदाचे राज्य असेल तेव्हापासून कलियुगाची वाढ होऊ लागेल इतिहासरित्या विद्वानांचे म्हणणे आहे की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी परमधामाकडे प्रयाण केले त्याच दिवशी त्याचवेळी कलियुगाची सुरुवात झाली परीक्षिता देवतांच्या कालगणनेनुसार जेव्हा एक वर्ष होऊन जातील तेव्हा कलियुगाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा मानसांची मने सात्विक वृत्ती वाढून आपले खरेच स्वरूप जाणतील तेव्हापासून सत्ययुगाची पुन्हा सुरुवात होईल मी तुला पृथ्वीपरील मनुष्यवंशाचे वर्णन करून सांगितले त्याचप्रमाणे प्रत्येक युगामध्ये ब्राह्मण वैश्य आणि शूद्र यांची सुद्धा वंश परंपरा असते असे समज राजन जे पुरुष आणि महात्मे यांचे मी तुला वर्णन करून सांगितले त्यांची फक्त नावे आहेत गोष्टींच्या रुपात असलेल्या त्यांची फक्त कीर्तीच पृथ्वीवर आहे शंतनूचा भाऊ देवापी आणि इक्ष्वाकू इक्ष्वाकुवंशातील मरू हे सध्या कलाप नावाच्या गावात आहे, ते तीव्र योग बलाने युक्त असे आहेत कलियुगाच्या शेवटी वासुदेवांच्या आज्ञेवरून ते पुन्हा इथे येतील आणि पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रम धर्माची स्थापना करतील सत्य त्रेता द्वापर आणि कली अशी चार युगे आहेत याच क्रमाने ती आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपला प्रभाव पाडतात परीक्षिता मी तुला जे वर्णन करून सांगितले ते सर्व तसेच इतर राजे राजेसुद्धा या पृथ्वीला माझी माझी म्हणत शेवटी मरून गेले राजा हे नाव असलेल्याही या शरीराचे शेवटी किडा बेष्टा किंवा राख यातच रुपांतर होते त्यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास देतो त्याला आपला स्वार्थच समजत नाही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 शेवटी ते हे शरीर आणि जग दोन्ही सोडून स्वत अदृश्य होतात परीक्षिता ज्या ज्या राजांनी स्वसामर्थ्याने या पृथ्वीचा उपभोग घेतला त्या सर्वांना काळाने फक्त कथित शिल्लक ठेवले अध्याय दुसरा समाप्त